गोष्ट पुन्हा उघड आहे मला तर एकच फक्त मी कॉमेंट करतो पुढे जातो कि आम्ही डोलकरची चाल हेमंत कुमारच्या किती आधी डोक्यात होती एवढंच मला वाटलं कारण हे ध्वनी मुद्रण आहे एकोणीशे बावन सालच ही चाल वंदे मातरमला देण्यामध्ये मला काही त्यात घडलं असं वाटलं नाही पुढे जाऊया आपण आता चित्रपटामध्ये हे गीत येत पुन्हा बघा प्रतीक कुठेही येऊ शकतं प्रतीकाची ताकद किती प्रतीक माणसं त्यासाठी वापरतात की प्रतीकामुळं माणसांच्या मनामध्ये वेगवेगळ्या भावना सहज निर्माण होतात म्हणून प्रतीक ताकदवान असतात पण प्रतीक संदिग्ध असतात प्रतीकाचा कधी एकाच एक अर्थ नसतो असा एकाच एक अर्थ असतो ते प्रतीक ठरत नाही मग ती खूण ठरते तेव्हा खूण वापरायची नसते प्रतीक वापरायची असतात म्हणून प्रतीक वापरण्याचा मोह होतो पण तो मोह झाला तर तो कसा वापरायचं हे कळलं पाहिजे चित्रपटामध्ये बऱ्याच वेळेला असं झालं की ती खूण म्हणून वापरली गेली प्रतीक म्हणून वापरलं गेलं नाही मग याला वेगळं रूप कुठं देता आलं तर इथे पुन्हा आपल्याला सौरेंद्र मोहन टागोरकडे जायला पाहिजे त्या माणसाने असं लिहिलं की माझ्या दृष्टीने त्याने अर्थात संगीत नारायण या ग्रंथाचा हवाला दिला होता आणि तो म्हणतो की माझ्या दृष्टीने राष्ट्रगीतामध्ये काय गोष्टी पाहिजेत एक तर असं पाहिजे की त्याच्यामध्ये गंभीर भाव हवा असं त्यांनी लिहिलंय त्याच्यामध्ये गंभीर भाव हवा नंतर सर्व लोकांना ते सहजपणे पोचलं पाहिजे आणि ह्या तऱ्हेने मी माझ्या चाली दिल्या आहेत असं त्यांनी लिहिलंय आणि संगीत नारायण ह्या ग्रंथामध्ये अर्थात राजस्तुती कशी करावी आणि देवाची स्तुती कशी करावी याविषयीचं विवेचन करताना हे श्लोक आलेले आहेत आता त्यांची जागा राष्ट्र ह्या कॉन्सेप्ट घेल्याबरोबर तोच न्याय आपण इकडे लावला कारण हो ते सुद्धा आम्हाला प्रतीक म्हणून वापरायचं होतं हे त्याच्या मागचं रिझनिंग झालंय आणि म्हणून तसं वापरायचं ठरवलं जर तर निदान तुम्ही भाव निर्माण करा भाव स्थिती निर्माण करा आता अर्थ आम्हाला सगळ्यांना माहिती आहे परंतु आम्हाला असं काहीतरी वेगळ्या विश्वात नेण्याचा तरी प्रयत्न करा की ज्यामुळं आम्ही गंभीर हो आम्ही तरल होऊ आम्ही विचारास प्रवृत्त होऊ असं काहीतरी घडतं का तर तो, तो प्रकार निदान करण्याचा प्रयत्न कर याही दृष्टीने मग माणसाने जे विचार केले त्यामध्ये अतिशय मजेचा भाग दिसला की माझ्या दृष्टीने यामध्ये जी माणसं यशस्वी ठरली त्यांच्या आता मी लागोपाठ पुन्हा रचना वापरतो कारण नाहीतर वेळ पुरणार नाही आपल्याला मला असं वाटतंय की माझ्या विवेचनापेक्षा आता ह्या रचना तुम्ही ऐकणं आवश्यक आहे त्यानंतर आपण थोडा वेळ आपण प्रश्नोत्तरं करू आणि एकमेव अट माझी नेहमीसारखी अशी राहणार कृपा करून प्रश्न विचारा कारण उशीर होतो नाहीतर आणि प्रश्न असे विचारा की मला ज्याचं उत्तर माहीत असण्याची शक्यता आहे